तेनाली रामन कथा लोभी ब्राह्मण आणि सोन्याचे आंबे प्रस्तावना तेनाली रामनच्या गोष्टी म्हणजे विनोद शहाणपण आणि जीवनाचे धडे यांचे सुंदर मिश्रण आहेत या गोष्टी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भावतात कारण त्यात हसू आहे चातुरी आहे आणि स्पष्ट संदेश आहे आज आपण वाचणार आहोत लोभी ब्राह्मण आणि सोन्याचे आंबे ही कथा ही मजेदार आहे पण त्यामागील संदेश फारच गंभीर आहे लोभ किती वाईट असतो आणि त्याचे परिणाम कसे होतात ही कथा मुलांसाठी पालकांसाठी तसेच कथाप्रेमी वाचकांसाठी पूर्ण योग्य आहे राजाची आई आणि तिची शेवटची इच्छा विजयनगरचे महान शासक राजा कृष्णदेवराय यांची आई अत्यंत प्रेमळ दयाळू आणि सज्जन स्त्री होती ती नेहमी लोकांशी प्रेमाने वागायची इतरांना मदत करायची आणि सत्कर्म करायची तिच्या आयुष्यातील एक साधीपण मनाशी जोडलेली इच्छा होती पिकलेले ताजे आंबे घेऊन काही ब्राह्मणांना सन्मानाने देणे जेणेकरून त्यांना योग्य सन्मान मिळेल मात्र नियतीने वेगळे ठरवले त्या रात्री तिचा मृत्यू झाला राजा फार दुखी झाला पण त्याला लक्षात आले की आईची इच्छा पूर्ण करणे ही त्याची जबाबदारी आहे त्याने सर्व धार्मिक विधी पार पाडले आणि ठरवले की आईच्या नावाने ब्राह्मणांना आंबे द्यावेत लोभी ब्राह्मणांची मागणी राजाने काही ब्राह्मणांना बोलावून आईची इच्छा सांगितली काही ब्राह्मणांच्या मनात भक्तीपेक्षा लोभ जास्त होता त्यांनी राजा सांगितले महाराज तुम्हार आईम्या खरोखर शांति मिले जेवा तुम्हें आम साध्या आंब्या ऐवजी सोन आंबे दयाल राजा साधा प्रेम होता वाटले कि आईम्या आनंद देने सोन से आंबे तैर कर ब्राह्मणा दुसर दिवी दरबार बोलावलेनालीम की त्या बोलावले। शंका दरबारेनालीमन उपस्थित होता ब्राह्मणा की मगण् पाली लगे समझले कि लोभावर आधारित है तेनाली रामनला लाही होते कि ब्राह्मण स्वतंत्र फोन से आंबे मगत न पहाण्ड्याच्छित होता तेनालीमी युक्ति दुसर दिवसी तेनालीरामन ने ब्राह्मणा अपने घरी बोलावे ब्राह्मण आनंदितनालीमन ही दान देखे उत्सुकतेने आभाने घरी प्रवेश के पण जेव्हा ते पाहिले की तेनाली रामन हातात गरम लोखंडी सळई घेऊन उभा आहे तेव्हा त्यांचा उत्साह थेट घाबरलेल्या भीतीत बदलला भ्रम आणि सत्य तेनाली रामन म्हणाला माझ्या आईचा मृत्यू संधिवाताच्या वेदनांमुळे झाला ती म्हणायची की पाय गरम सळईने भाजल्यास थोडे आराम मिळतो माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी तुमचे पाय भाजणार आहे ब्राह्मण थक्क झाले त्यांना समजले की तेनालीरामनने त्यांच्या लोभाचा पर्दाफाश केला आहे ब्राह्मणांचा धसका भीतीने ब्राह्मण घाईघाईने सोन्याचे आंबे परत करायला सुरुवात केली ते तिथून पळ काढले आणि लाम गेले तेनाली तेनालीरामनने ते सर्व सोन्याचे आंबे राजाला परत दिले आणि ब्राह्मणांच्या लोभीपणाचा खुलासा केला राजा आश्चर्यचकित झाला आणि तेनालीरामनच्या बुद्धीचे कौतुक केले लोभाचा पराभव आणि शिकवण ही कथा स्पष्ट करते की लोभ माणसाला कधीच खरे सुख देत नाही लोक जे स्वतःसाठी फक्त फायद्याच्या गोष्टी मागतात त्यांना शेवटी त्यांचा परिणाम भोगावा लागतो आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे खरे सुख आहे लोभाने माणूस आपला मान प्रतिष्ठा आणि इतरांचा विश्वास गमावतो पालक आणि शिक्षकांसाठी शिकवण पालक आणि शिक्षक मुलांना ही कथा सांगून खालील शिकवण देऊ शकतात लोभ म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत साधेपणा आणि कृतज्ञतेचे महत्त्व काय आहे समाजात सन्मान मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे निष्कर्ष तेनालीरामनच्या गोष्टी फक्त मनोरंजक नाहीत तर जीवनाला दिशा देणाऱ्या आहेत ही कथा शिकवते की लोभापासून दूर राहून जे काही आपल्याकडे आहे त्यात आनंद शोधावा खरे सन्मान आणि आनंद त्या व्यक्तीस मिळतो ज्याने मनाने आणि नीतीने चांगले कार्य केले आहे वाचकांना प्रश्न तुम्ही समजून सांगू शकता का ब्राह्मणांनी सोन्याचे आंबे मागितले का जर तुम्ही तेनाली रामन असता तर तुम्ही कसे वागले असते तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी लोभामुळे अडचणीत पडलात का